पंचतंत्र लेखक काशीनाथ अनंत जोशी आणि पांडुरंग रामचंद्र ढमघेरे वाचक मिलिंद घवणकर पंचतंत्र ओम श्री शारदा आणि गणपती यांना नमस्कार असो महाकवींना नमस्कार असो ब्रह्मा रुद्र कार्तिकेय हरि वरुण यम कुबेर इंद्र अग्नि चंद्र आदित्य चटुयुगे वायू सिद्ध नद्या समुद्र चंडिकादी अष्टमतृका वेद पावनतीर्थे वसू व ऋषींचे समुदाय आमचे सतत रक्षण करो मनु वाचस्पती शुक्र राशर व्यास चाणक्य इत्यादी सर्व नीतिशास्त्र निपुण ग्रंथकारांना नमस्कार असो सर्व शास्त्रांचे अवलोकन करून विष्णू शर्म्याने ही पात तंत्रे लिहिली ही तंत्रे अत्यंत उद्बोधक अशी आहेत त्यांची कथा अशी दक्षिण देशात महिलारोप्य नावाचे एक नगर होते तेथे सर्व शास्त्रे जाणणारा राजे महाराजे लोकांमध्ये श्रेष्ठ असा अमरशक्ती नावाचा राजा राज्य करीत होता मांडलिक राजे नमस्कार करीत असताना त्यांच्या मुकुटातील रत्नांचे ते दिव्य तेज त्याच्या चरण कमलांवर झळकत असे त्याला वसुशक्ती अनेक शक्ती आणि अने उग्रशक्ती असे तीन मुलगे होते ते तिथेही अतिशय मंद बुद्धीचे होते त्यांच्या कल्याणासाठी राजाने एकदा आपल्या मंत्रिमंडळामध्ये मुलांच्या शिक्षणाची काय व्यवस्था करावी असा प्रश्न काढला राजा म्हणाला माझी मुले किती मूर्ख आहेत हे तुम्हा ठाऊकच आहे माझे एवढे मोठे राज्य असून सुद्धा मुलांच्या काळजीमुळे मला समाधान नाही मुलगा होत नाही अगर मुलगा होऊन मरण पावला तर दुःख होते परंतु मुलांचे दुःख जास्त तापदायक असते मूर्ख मुलांपेक्षा एक वेळ कन्याही परी किंवा आपत्यहीन असणे ही काही अगदीच वाईट नाही मूर्ख मुलांचा मात्र पिता होऊ नये दूध न देणाऱ्या अगर बैल न प्रसविणाऱ्या गायीचा काय उपयोग तसेच पुत्राचे जो पुत्र विद्वान किंवा शक्तिमान नाही तो काय कामाचा इथे पाच पन्नास तरी पंडित असे आहेत की ज्यांना इनामे दिली आहेत परंतु एक तरी कामास येईल तर शपथ माझ्या मुलांच्या शिक्षणाबद्दलचे मनोरथ सिद्धीस जाती असे काहीतरी करा हे बोलणे ऐकून एक मंत्री म्हणाला महाराज एका व्याकरणशास्त्रामध्ये पारंगत व्हायचं म्हटलं तरी बारा वर्ष लागतील याशिवाय मनू वगैरे धर्मशास्त्रे जाणत्याचे अर्थशास्त्र व वा वाचायनाचे कामशास्त्र ही आहेतच ही सर्व शिकल्याशिवाय मनाचा विकास होणार तरी कसा त्यावर सुमती नावाचा दुसरा मंत्री म्हणाला या अशाश्वत जीवितांमध्ये अनेक शास्त्रे कशी शिकून होणार त्यांच्या बुद्धीला झेपेल असेच संक्षेपाने त्यांना सारे ज्ञान देण्याची तजवीज करायला हवी शब्दशास्त्र अपार असून त्या मानाने जीवित हे अतिशय लहान आहे हंस तसा दूध पाण्यामधील दूध तेवढे पिऊन घेतो तसेच मुलांनी संक्षेपाने ज्ञानार्जन करावे येथे विष्णू शर्मा नावाचा एक सकल शास्त्राण आहे तोच एक ह्या शा मुलांना शहाणे करण्यास समर्थ आहे असे मला वाटते त्याच्या स्वाधीन मुलांना केले तर तो थोड्याच दिवसात त्यांना शहाणे करी राजाने विष्णू शर्म्याला बोलावून घेऊन म्हटले महाराज माझ्यासाठी आपण या मुलांना अर्थशास्त्रादी विषयात निष्णत करावे मी आपणा शंभर गावे इनाम देईन राजाचे बोलणे ऐकून विष्णू शर्मा म्हणाला मी नेहमी खरे असेल तेच बोलतो विद्येचा मोबदला मी कसा घेऊ विद्येचा विक्रम मी करणार नाही तथापि तुझ्या इच्छेप्रमाणे ह्या मुलांना मी सहा महिन्यात नीतीशास्त्र पारंगत केले नाही तर मी माझे नाव सोडून देईन ब्राह्मणाची ही भलतीच प्रतिज्ञा ऐकून राजा व मंत्रिमंडळ आश्चर्याने थप्प झाले आणि राजाने आपली मुले त्याच्या हवाली केली विष्णू शर्म्याने त्या मुलांना मित्रभेद मित्र प्राप्ती लुकीय लढ प्रणाश व अपरीक्षित अशी पाच तंत्रे शिकवली ती मुलेही विष्णू शर्म्याच्या प्रतिज्ञेप्रमाणे चांगली शहाणी झाली त्यावेळेपासून पंचतंत्र नावा ते या जगात प्रतिष्ठा पावले आहे हे नीतीशास्त्र जो शिकेल देवांचा राजा इंद्रही पराभव करू शकणार नाही